वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग सातवा त्या बलवंताला तेथे वैडोरियमणी जडवलेला सोन्याच्या खिडक्या असलेल्या गृहांचा समुदाय दिसला पावसाळ्यात विजाने गुंफलेला आणि पक्ष्यांचे थवे आजूबाजूला उडत असलेला मेघांचा समुदाय जसा दिसावा तसा तो दिसत होता त्या गृहात नाना प्रकारची उपयोगात येणारी गृहे होती मोठमोठे शंख आयुधे आणि धनुष्य ठेवण्याची गृहे होती त्या पर्वतासारख्या गृहात मनोहर असून पुन्हा भव्य त्याने चंद्रातीच्या नाना प्रकारच्या धनाने शोभणारी देव असुर यांनी सुद्धा अत्यंत मान दिलेली सर्व दोषांनी वर्ज असलेली आणि रावणाने आपल्या बळाने संपादलेली गृहे वानुराला दिसली प्रयत्नपूर्वक आखणी करून बांधलेली जणू साक्षात यमानेच निर्माण केलेली पृथ्वीवर सर्व गुणांनी उत्कृष्ट अशी लंकाधिपतीची गृहे त्याने पाहिली पुढे उंचावलेल्या मेघासारखे मनोहर सुंदर सुवर्णवर्ण असलेले राक्षस राजाच्या स्वतःच्या बळाला शोभणारे अप्रतिम रूप असलेले सर्वोत्तम गृह त्याने पाहिले पृथ्वी स्वर्गाप्रमाणे एकटे एक, एक असलेले शोभेने तळपणारे विपुल रत्नाने युक्त असे अनेक वृक्षांच्या फुलांनी झाकलेले जणू पर्वताचे धूळीने भरलेले शिखरच जसे वाहून नेण्याजोगेने बनवलेले एक कांतीयुक्त विमान त्याला दिसले एखाद्या पर्वताचे शिखर जसे अनेक प्रकारच्या धातुमय मातीमुळे रंगीबेरंगी दिसावे जसे आकाश ग्रह आणि चंद्र यामुळे चित्रविचित्र दिसावे अनेक मनोहर मेघ एकत्र येऊन जसे एखादे चित्र निर्माण व्हावे तसे अनेक रत्नांनी शोभणारे ते विमान होते त्याची तळाची भूमी रांगा पर्वतांच्या रांगाने भरलेली होती पर्वत वृक्षांच्या रांगांनी भरलेले होते वृक्ष फुलांच्या रांगाने भरलेले आणि फुले परागयुक्त पाकळ्याने पूर्ण होती त्यात शुभ्र रंगाची घरे केली होती फुलांनी युक्त पुष्करणी होत्या कमळेही परागयुक्त होती आणि नाना प्रकारची वने आणि सरोवरे त्यात रत्नांचे तेजाने शोभा देणारे झोके घेणारे उत्तम म्हटलेल्या निवासस्थानातसुद्धा उच्चता असलेले पुष्प नावाचे प्रचंड विमान त्या महाकपिला तेथे दिसले त्यात वैडोर्य रत्नांचे रुप्यांचे आणि प्रवाळांचे पक्षी काढले होते नाना उच्च धातूंचे नाना प्रकारचे सर्प चित्रित केले होते जातिवंत शोभतील असे शुभ अवयवांचे घोडे काढले होते प्रवाळ आणि सोने यांची फुले बसवलेले पंख असलेले सहजपणे आपले वाकडे पंख आखडलेले साक्षात कामदेवाच्या पंखाप्रमाणे दिसणाऱ्या पंखांचे सुंदर मुखांचे सुंदर पंखांचे पक्षी त्यात काढलेले होते केसरीयुक्त कमलपत्र सोंडे झालेले सुंदर सोंडांचे हत्ती त्याला जडवले गे देवी लक्ष्मी शुभ हात करून असलेली त्यात शुभत होती तसेच हाती कमळ घेतलेली पद्मिनीही त्यात होती अशा प्रकारच्या त्या सुंदर गृहात सुंदर गृह गुहा असलेल्या पर्वतात जावे तर त्याप्रमाणे तो विस्मय करीत गेला हिवाळा संपल्यानंतर सुरेख ढोली असलेल्या त्या अत्यंत सुगंधी सुंदर वृक्षाकडे जावे असा तो पुन्हा त्या गृहात गेला रावणाचे बाहु रक्षण करीत असलेल्या आणि मान दिल्या जाणाऱ्या पुरीत तो वानर उडत जाऊन फिरत असताना अत्यंत पूज्य पण पतीचे गुण आठवून त्या शोकाने गलित गात्र होऊन अत्यंत दुःखी असलेली जनककन्या न दिसल्यामुळे नाना प्रकारचे विचार तो करू लागला ती न दिसल्याने त्या आत्मसंयमी सन्मार्गाने चालणाऱ्या डोळसपणे फिरणाऱ्या महात्म्याचे मन अतिदुःखित झाले सुंदरकांडाचा सातवा सर्ग समाप्त